स्कंद नव्वा अध्याय सत्तेचाळीसावा श्री मंगलचंडी देवी श्री नारायण मुनी म्हणाले आता मी तुला मंगलचंडीचे उपाख्यान सांगतो कल्याणकारी मंगल, मंगल क्रियादक्ष अशी ही मंगलचंडिका आहे ही सर्वमान्य महिसुत मंगल यासही इष्ट आहे म्हणून तिला मंगलचंडिका म्हणतात मनूच्या वंशात हा मंगलग्रह उत्पन्न झाला तो सप्तद्वीपाचा राजा आहे त्याला पूज्य अशीही देवी आहे प्रत्यक्ष मूल प्रकृतीची अंशरूप अशी ही दुर्गाच आहे ती कृपाळू अगोचर स्त्रियांची इष्टदेवता आहे विष्णूकडून शंकराला त्रिपुर वधाची प्रेरणा झाल्यावर त्याने मंगलचंडिकीचे पूजन केले शंकर संकटात सापडल्यावर ब्रह्मदेवाने त्याला उपदेश केला आणि तिचे पूजन केले त्रिपुराने शंकराचे यान पाडले तेव्हा ते, ते अंतरिक्षातच लोंबत राहिले तेव्हा शंकराला दुर्गेची स्तुती करण्याचा आदेश दिला दुर्गा ती ती हो हो माझ्या प्रसादाने आणि हरीच्या साह्याने देवांचा शत्रु त्रिपूर याचा तू वध करशील असे म्हणून ती देवी शंकराची शक्ती झाली नंतर त्या उमापतीने विष्णूस अर्पण केलेला खडगाने त्रिपुराचा वध केला तेव्हा सर्व देवांनी शंकराची स्तुती केली नंतर शंकराने स्नानादि क्रिया करून मंगलचंडी देवीला पाद्य अर्ध्य आचमन विविध वस्त्रे पुष्पे चंदन नैवेद्य बकरे रेडे मेंढे गवय पक्षी अलंकार पुष्पमाला पायस मिष्ठान इत्यादी सर्व प्रकारे तिला अर्पण करून तिची पूजा केली ओ ह्रीं श्री क्लीम हे देवी, हे मंगलचंडिके हुं फट स्वाहा हा 21 अक्षरी मंत्र जपावा त्याचा दहा लक्ष जप केल्यास ती सर्वकामना पूर्ण होता ही देवी सोळा वर्षांची चिरतरुणी आहे ही अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे तिची कांती शुभ्र चाफ्यासारखी आहे नीलकमलाप्रमाणे नेत्र आहेत ती जगताची धात्री असून संपत्ती देणारी आहे ती समुद्रात ज्योतिरूप आहे मी तिचे नित्यपूजन करतो असे तिचे ध्यान करावे महादेव म्हणाले हे मंगले तू मंगल आहेस तू सर्व मंगलांमध्ये मंगल आहेस तू मंगलाचे आगरच आहेस सर्वांना मंगल देणारी तू मंगलवारी पूज्य आहेस मनूच्या वंशातील पूज्य मंगलाची तू प्रिय देवता आहेस तूच मांगल्याची अधिष्ठात्री असून संसाराचे स्थान आहेस तू सर्वांचे सार असून मोक्षरूप आहेस तू सुखदायी असून प्रत्येक मंगलवारी पूजनीय आहेस अशा रीतीने मंगलचंडिकेचे स्तवन केल्यावर महादेव स्वस्थानी केले शिवानंतर मंगल नावाच्या ग्रहाचे तिचे पूजन केले नंतर मंगलनावाच्या राजाने पूजा केली सुंदर स्त्रियांनी मंगलवारी तिचे पूजन केले कल्याणेच्छु पुरुषांनी तिचे पूजन केले अशा तऱ्हेने प्रत्येक विश्वात तिचे यथोचित पूजन झाले त्यावेळेपासून ती सर्वांना पूज्य झाली देव मनू मानव मुनी वगैरे याप्रमाणे देवीचे आख्यान मी तुला निवेदन केले आता मनसेचे आख्यान ऐक ती कश्यपाची वानसकन्या असून ती मनानेच ईश्वराशी खेळते म्हणून तिचे नाव मनसाचे पडले आहे ती मनाने, मनाने परमात्म्याचे ध्यान करते ती विष्णुभक्त असून महासिद्ध योगिनी आहे तिने तीन युगे श्रीकृष्णाचे तप केले तिचे क्षीण झालेले शरीर अवलोकन करून त्या गोपीपतीने तिचे नाव जरत्कारू ठेवले आणि तिची इच्छा पूर्ण केली नंतर स्वतः पूजा करून इतरांकडून तिची पूजा करविली स्वर्ग नाग लोक पृथ्वी ब्रह्मलोक आणि सर्व जगात ती गौरी जगद गवरी, या नावाने विख्यात आहे ती शंकराची शिष्य असल्याने तिला शैवी असे म्हणतात ती विष्णू भक्त असल्याने तिला वैष्णवी असेही म्हणतात तिनेच परिक्षिताच्या यज्ञाचे वेळी नागांना जीवन प्राप्त करून दिले त्यामुळे तिला नागेश्वरी आणि नागभगिनी असे म्हणतात ती विषाची नाश करणारी असल्याने तिला विषहरी म्हटले आहे शंकरापासून सिद्धयोगाची तिला प्राप्ती झाली म्हणून तिला सिद्धयोगिनी म्हणतात योग ज्ञान मृतसंजीवनी विद्या तिला लाभल्यामुळे तिला महाज्ञानयुता म्हणतात तिला आस्तिक माता म्हणून संबोधतात ती जरत्कारूची भार्या असल्याने तिला जरत्कारू प्रिया असे म्हणतात जरत्कारू जगदगौरी मनसा सिद्ध वैष्णवी नागभगिनी शैवी नागेश्वरी जरत्कारू प्रिया अस्तिक महाज्ञानयुता अशा बारा नावानी त्या विश्वपूजित भय नाही ज्यावेळी नागापासून भय उत्पन्न होईल त्यावेळी हे स्तोत्र म्हटल्यास त्या भयापासून पुरुष मुक्त होतो याचा दहा लक्ष जप केल्यास मंत्राची सिद्धी होते अशा प्रकारे मंत्र सिद्ध करणारा पुरुष सर्प खाण्यासही समर्थ होतो तो नागांचे वाहन करू शकतो नागाचे आसन किगा शय्या करो मृत्यू नर विष्णुलोके जो अध्याय सत्तेचिवा समाप्त